पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण सोळावे प्रार्थना प्रवचन मे एकोणीस एकुनिस, एकोणीसशे सत्तेचाळीस बारह मे एकोणीस एकुनिस, एकोणीसशे सत्तेचाळीस परवा मी दिनापूरला गेलो होतो तिथे इथल्याप्रमाणेच मोठा जमाव गोळा झाला होता परंतु सुव्यवस्थेच्या अभावी तिथे भरपूर गोंगाट आणि गोंधळ होता काय चुकले ते मला माहीत नाही परंतु आपला हेतु विफल झाला त्या गोंगटात मी काय बोलू शकत होतो आणि कुणाला उद्देशून मी बोलायला पाहिजे होते मी जेवा बोलतो तेव्हा मी माझा आवाज ऐकण्याकरता बोलत नसतो तर लोकांनी माझे बोलणे ऐकावे म्हणून बोलत असतो व मला त्यांना त्यांचा धर्म समजून सांगायचा असतो लोकांपर्यंत माझा आवाज पोचू शकत नसेल तर माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे ईश्वरी कृपेने आज आपल्यामध्ये शांतता आहे आणि शिस्तही आहे स्वयंसेवक आणि संघटकांनीही जे साध्य केले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आता स्वयंसेवकाची भूमिका बदलली आहे दंगलीवा शिवराय शिवराळ भाषा न वापरतापूर्वी लोकांना तुरुंगात जाण्याचे त्यांनी लोकांना शिक्षण द्यावे असे अपेक्षित होते साम्राज्याशी संघर्ष करताना आपल्याला शांतचित्त राहण्याची आणि धैर्याची गरज असायची या शांतपणाने आणि धैर्याने आपण बरेच काही मिळवले आहे परंतु मी असे म्हणू शकत नाही की प्रत्येकामध्ये तैसे धैर्य होते त्यावेळी सुद्धा आम्हाला विशेष प्रकारचे प्रशिक्षण मिळत असे परंतु आता आपले स्वतःचे सरकार आहे आणि आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागते आवाजाने गोंधळ होतो व त्याची परिणती दंगलीत होऊ शकते त्यावेळी सुद्धा दंगली होत असत परंतु त्या या याप्रमाणे नसत आज आपण एकमेकाशी भांडत आहोत मला काही शंका नाही की असेच जर सुरले तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळणार आहे ते आपण गमावल्याशिवाय राहणार नाही परंतु आज बोलण्याचा हा विषय नाही एव्हाणा दंग्याचा पूर्ण अहवाल माझ्यापर्यंत पोचायला पाहिजे होता परंतु तसे होऊ शकले नाही ते काही असले तरी आम्ही गंभीर चूक केली, असे इथे काम करत असलख्लोकांनी माझ्याजवळ कबूल कलि बिहारमधी आलखा पापामुळे हिंदुस्तानला अपरिमित त्रास सहन करावा लागत आहा आणि पुढही कदाचित हा त्रास सहन करत राहावा लागणार आह आपल्याला जर यातून बाहेर पडायचं अस्विर त्याकरिता आपल्याला याच प्रायशित्त घ्याव आह प्रायशित्त म्हणजे कवळ शाब्दिक अभिव्यक्ती नाही त्यात हृदय परिवर्तन अपक्षित असत परंतु चुकायचं असा निग्रह आपण क्लिपा गुंड प्रवृत्तीच्या ज्या लोकांनी घृणित कृत्ये केली आणि अजूनही जे मुसलमानांना धाकदपक्ष दाखवत आहेत आणि हिंसक कृतज्ञांना घाबरवत आह त्या लोकांनी आपला अपराध कबूल करावा व त्याप्रमाणे वर्तन करण्याच थांबवाव पुनर्वसनाच काम अन्सारी साहेबांकड सोपवण्यात आल आह हि काम फार कठीण आह यात काही संशय नाही मुसलमान जर परतले नाही तर कोणाचा दोष असेल आपण जर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणार नाही तर त्यांना करता विनवणी करू नका ते कसे परततील आपली प्रामाणिक इच्छा असली व आपण त्यांना सौजन्यपूर्वक मैत्रीभावाने विनंती केली तर ते निश्चितच परततील तुम्हाला जर तुमच्या पाप्पाची प्रायचित्य घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांच्याजवळ चूक कबूल केली पाहिजे व त्याकरता होत असलेली शिक्षा भोगली पाहिजे तुम्हाला जरी शिक्षा टाळायची असेल तरी तुम्ही कबुली दिली पाहिजे गुन्हेगाराने जर आपला गुन्हा कबूल केला आणि न्यायालयात मोकळेपणाने तो कबूल केला तर न्यायालय सुद्धा कमी शिक्षा देते तुमच्या कृत्याच्या परिणामापासून सुटण्याचा याशिवाय इतर कोणताही मार्ग नाही सध्या लोक शिक्षा टाळण्याकरता इकडून तिकडे पळत आहेत परंतु ते किती काळ शिक्षा टाळू शकतील उद्या परवा त्यांना अटक होणे अपरिहार्य आहे सरकारला जर त्यांची भीती वाटत असल व ते त्यांना अटक करत नसेल तर त्याचा अर्थ सरकार अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे असा त्याचा अर्थ होईल त्याने असे करू नये बिहारमधील मुसलमानांना मारून आणि त्यांना शिक्षा देऊन आम्ही नोवाखालीचा बदला घेतला असे म्हणून लोक जर आपल्या बापाचे समर्थन करत असतील आणि त्याचाच परिणाम म्हणून कलकत्त्यातील घटना घडत असतील तर याला जंगलराज म्हणावे लागेल असे वर्तन पाशवी वर्तन होईल पशूंना कधी स्वातंत्र्य मिळाले आहे काय तुम्ही जर ऐकले असे असेल तर कृपा करून मला सांगा कमीत कमी मी तरी ऐकले नाही मुसलमान जेव्हा असे अत्याचार करतात तेव्हा आम्ही काय करावे असे लोक मला विचारतात एका थापडीच्या बदल्यात त्यांनी दोन थापड्या माराव्या काय काही लोक असे सुद्धा करतात परंतु हा मार्ग पशूंचा आहे बदल्याची आणि हिंसेची ही पद्धत जगाची त नाहीच पण हिंदुस्तानचीही नाही या पद्धतीच्या अनुसरणाने जग कुठे आले आहे ते तुम्ही पाहिले आहे जर्मनी जपान इटली या सर्वांचा विध्वंस झाला ज्यांनी हिंसा केली आणि दंगली घडवल्या त्यांचा विनाश अपरिहार्य आहे हा बित्र्याचा मार्ग आहे असा भ्याडपणा मी कधीही शिकवत नाही उलट पक्षी मी खऱ्या शौर्याचा पाठ शिकत असतो आफ्रिकेत निग्रोनमध्ये हिंदुस्तानी मोजके होते इंग्रज त्यांना दाबून टाकू शकले असते आणि मग हिंदुस्तानी तिथे कसे राहू शकले असते असे असूनही आपण त्यांच्याशी धैर्याने लढलो इथे चंपारण्यामध्ये सुद्धा आपण कसे शौर्याने लढलो होतो हे तुम्ही स्वतः पाहिले आहे शेकडो वर्ष निळीच्या मळेवाल्यांचे जे आतंकी राज्य सुरू होते आज त्याचा मागमूसही दिसत नाही आता आपल्यामधील काही लोक निळीच्या मळेवाल्यांसारखे झाले आहेत ही गोष्ट वेगळी चंबारनमध्ये आपण कोणालाही मारले नव्हते व त्यांचा छळही केला नव्हता सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण त्या वाईट व्यवस्थेचा अंत केला होता शेतकऱ्यांनी निळीच्या मळेवाल्यांना सांगितले की आम्ही तुमच्याकरता काम करणार नाही व ते आपल्या निर्णयावर कायम राहिले आपण भित्रे नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आज आपल्याला ते शौर्य विकसित करायचे आहे आणि तेही कितीतरी मोठ्या प्रमाणात प्रकरण सतरावे प्रार्थना प्रवचन मे वीस एकोणीसशे सत्तेचाळीस हिलसा मे वीस एकोणीसशे सत्तेचाळीस इथे येत असताना रस्त्यात बद्दल मी सर्व काही ऐकले इथे हिंदू भावंडांनी हा आकार वाजवला होता ही गोष्ट आपल्याकरता लाजीची आणि दुःखाची आहे खुशीची नाही अंतकरणापासून जर कोणी आपल्या बापाचे प्रायचित्य घेईल तर सर्वात मोठा पापीसुद्धा सर्वात मोठा संत होऊ शकतो हिंदू धर्म इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म या सर्वांमध्ये फार मोठे पाप केलेली व्यक्ती जेव्हा अंतःकरणपूर्वक प्रायचित्य घेतात व पवित्र कार्य करतात तेव्हा ते संत झाल्याची उदाहरणे सापडतात बिहार बिहारमध्ये जे घडले त्यावर काय उपाय आहे तुमच्याशी कशाप्रकारे चांगल्यात चांगले बोललो तर तुमचे हृदयपर्त्य होईल असा प्रश्न मला पडतो दुर्वर्तन करणे हे नरकात जाण्यासारखे असते परंतु नरकात कोणालाही मनशांती मिळू शकत नाही कोणत्याही माणसाला तिथून शक्य जितक्या लवकर पळून जावेसे वाटेल खरे म्हणजे वाईट कर्म करणे हे नरकास जाण्यापेक्षाही वाईट असते या गोष्टीची शरीरावर इतकी प्रतिक्रिया होत असेल तर आत्म्यावर किती होत असेल आपण इथे केलेल्या अपकृत्याची जर प्रायचित्य घेते तर ही गोष्ट हिंदूंकरता हिंदुस्तानकरिता आणि जगाकरताही हितावह ठरेल याकरता आपण प्रायचित्य कस घ्याव मी इथे थांबाव हिंसेचा अवलंब करणाऱ्यांच्या घरोवरी जावे आणि मी जर असे केले तर कदाचित त्यांचे हृदय परिवर्तन होईल येथील उष्ण हवामानामुळे हा सल्ला मान्य करणे मला शक्य नाही हवा हवामानामुळे शरीराला जाणवणारी झळ जा, कितीही तीव्र असली तरी मला होणाऱ्या वेदना आणि वाटणारी लाज यांची जळ त्या झळीपेक्षा कितीतरी असह्य आहे यात काही संशय नाही परंतु माणूस मोह सोडू शकत नाही आजारी पडण्याच्या भीतीमुळे या उकड्यात काम करायची त्याला भीती वाटते याला श्रद्धेचा अभावही म्हणता येईल परंतु माझी श्रद्धा पुरेशी भक्कम नसेल तर मी इतरांना काय सांगू शकतो यामुळे माझ्याबद्दल जे बोलले जाते ते मी गुपचूप सहन करतो ईश्वराने मला बोलण्याच्या शक्तीची जी काही भेट दिली आहे तिचा तुमच्याशी बोलताना मी माझ्या क्षमतेनुसार शक्य तितका उपयोग करतो मला असे आढळले की काही मुसलमान बांधव आपल्या गावात परत आले होते परंतु त्यांची घरे पाडलेली वा जाळली असल्यामुळे व अजून ती परत बांधण्यात आलेली नसल्यामुळे ते परत गेल पावसाळा येतो आह आपण ती घरे परत केव्हा बांधणार आहोत आणि करता मुसलमानांना समजवणार आहोत यात काही संशय नाही की ही, ही जबाबदारी सरकारची आहे परंतु या गावात राहणाऱ्या तुम्ही सर्व लोकांनी ही जबाबदारी घ्यावी व ती घरे बांधावी असा माझा सल्ला आहे जोपर्यंत घरे बांधली जात नाही तोपर्यंत एकतर त्यांच्याकरता तुम्ही आपली घरी रिकामी करावी व त्यांना आपल्या घरात सामावून घ्यावे अशा प्रकारे तुम्ही मुसलमानांची समजूत घाला व तुमच्या पापाचे पायचित्त घ्या मी असे ऐकले आहे की तुमच्यामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना किंचितही पछताप झालेला नाही ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येत इथे माझ्या करता, गोळा झाला आहात आणि आपली इथे प्रचंड सभा भरली आहे ज्यांना माझे बोलणे ऐकू येऊ शकते त्यांना मी माझ्या सल्ल्याप्रमाणे वागण्याची विनंती करतो असे केल्याने तुमची कोणतीही गैरसे होणार नाही फिजी बेटातून वा दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या आपल्या नातेवाईकांना आपण आपल्या घरात सामावून घेतो नाही का सध्याच्या प्रकरणीसुद्धा आपण अपराधी आहो ज्या मुसलमानांना शत्रू समजून आपण हाकलून लावले त्यांचे मित्र म्हणून मुसलमानांचे आपण स्वागत करूया बिहारचे लोक महान कार्यकर्ते आहेत ज्यांच्यात शक्ती असेल त्यांनी रक्ताच्या नात्यातील माणसाप्रमाणे मुसलमानांबरोबर रहावे एखाद्याने काका व्हावे दुसऱ्याने भाऊ व्हावे आणि तिसऱ्याने बहीण व्हावे असे झाले तर शत्रुत्व भूतकाली गोष्ट होईल तुम्ही जर माझ्या सल्ल्याप्रमाणे वागाल व तुमचे मन आणि अंतकरण स्वच्छ करून स्थलांतर केलेल्या मुसलमानांचे स्वागत करून त्यांना तुमच्यामध्ये समावून ग्याल, तर ती फार मोठी गोष्ट असेल प्रकरण अठरावे प्रार्थना प्रवचन मे एकवीस एकोणीसशे विक्रम मे एकवीस एकोणीसशे सत्तेचाळीस इतका प्रचंड जमू समुदाय असतानाही संपूर्ण प्रार्थना संपेपर्यंत तुम्ही जी शांतता कायम ठेवली त्याबद्दल आणि योग्य ताल धरल्याबद्दल सर्वात आधी मी तुमचे अभिनंदन करतो ताल धरणाऱ्या लोकांनी योग्य पद्धतीने ताल धरणे शिकायला पाहिजे कारण त्यावरून ते अंतकरणपूर्वक प्रार्थना करत असल्याचे दिसून येते भगिनीनी ही गोष्ट नीट शिकून घेतली पाहिजे मी असे ऐकले आहे की या ठाण्याच्या क्षेत्रात किंचितही अराजक झाले नाही काँग्रेसचे लोक आणि इतर लोक इथे सोबत आले व इथे कोणताही गोंधळ होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली सामान्यपणे एकदा दंगल सुरु झाली की ती एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे पसरू लागते व तिचा सर्वांना संसर्ग होऊ लागतो जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव चान साहेबांनी मला सांगितले की नाव होता व काहीतरी घडेल अशी भीती लोकांना वाटत होती परिणामी अनेक मुसलमान पळाले त्यातील काही परतले परत परंतु सर्व नाही अजूनही जे लोक परतले नाहीत परतलेल्या लोकांनी त्यांची करता समजून घालावी असा माझा सल्ला आहे इथे संपत्तीचे कोणतेही नुकसान करण्यात आलेले नाही रिकामी पडलेली घरे तुम्ही स्वच्छ करा त्यांच्या संपत्तीची देखभाल केली जात आहे हे ऐकल्यानंतर ते सर्व परततील असे जर प्रत्येक ठिकाणी केले गेले तर ते फार चांगले होईल मी काल तुम्हाला जे सांगणार होतो ते मी आता तुम्हाला सांगतो काँग्रेसची स्वतःची परंपरा आहे अनेक वर्षापासून साठ वर्षापासूनही अधिक तिने ब्रिटिश सरकारशी संघर्ष केला आहे तुलसीदास म्हणतात की रामापेक्षा रामनाव मोठे झाले आहे याचप्रमाणे काँग्रेसपेक्षा काँग्रेसचे नाव मोठे झाले आहे परंतु आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे काँग्रेसच्या लोकांना वाटते की आता त्यांचं सरकार आहे पूर्वी काँग्रेसच्या निधीत शंभर दोनशे ही नसत आणि त्याचाही सविस्तर हिशेब ठेवावा लागायचा टिळक स्वराज्य निधीकरता मोठ्या मुश्किलीन एक कोटी रुपये गोळा करण्यात आले होते काँग्रेस करता परत इतका निधी कधीही गोळा करता आला नाही आता प्रत्येक प्रांतात काँग्रेसच्या खात्यात करोडो रुपये गोळा होतात व काँग्रेस हजारो लोकांचे नेतृत्व करते परंतु खरे सांगायचे तर माणूस जनतेचा सेवक असू शकतो नेता नाही सेवाभाव जर राहिला नाही आणि त्या करोड रुपयातून आपल्याला किती ओढता येतील याचा जर प्रत्येक माणूस विचार करू लागला तर ती दुर्दैवाची गोष्ट ठरेल सेवा भावना निघून गेली आणि आपण केवळ आपला आपल्या नातलगांचा आणि मित्रांचा स्वार्थ पाहू लागलो व मुख्यमंत्र्यांची हाजीहाजी करू लागलो व आपल्या उद्दिष्टापूर्तीकरता काँग्रेस कार्यालयाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो तर ती राष्ट्र ठरणार नाही अशा प्रकारे सत्ता आणि वशिला लावण्याकरता काँग्रेसही दडपडत आहेत हे केवळ बिहार करतास करता खरे नाही तर सर्व प्रांतांकरता खरे आहे जर असे सुरू राहिले तर काँग्रेस पक्षाचा लगाम आपल्या हाती घट्ट पकडून ठेवणे आपल्याला शक्य होणार नाही आणि जे लोक सरकारमध्ये आहेत त्यांनाही कार्यक्षम पद्धतीने सरकार चालवता येणार नाही अशी मला भीती वाटते असे दिसत की सरकारजवळ केवळ सैनिकी के सत्ता आहे परंतु केवळ त्या शक्तीच्या आधारावर सरकार चालत नसते खरी सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही जे अधिकार त्यांना द्याल तितकीच त्यांची सत्ता असेल यामुळे एकदा तुम्हाला स्वतःचे सरकार मिळाले की तुम्ही स्वतःचे मालक होता तुम्हाला तुम्हा तुमच्या शक्तीची ओळख नसेल व तुम्ही अंधारात असाल तर गोष्ट वेगळी परंतु तुमच्या जर लक्षात आले की खरी सत्ता हिंदुस्तानच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या हाती आहे तर आपण त्या सत्तेचा उपयोग योग्य प्रकारे केला पाहिजे यात काही शंका नाही की देशभर दंगे होत आहेत केवळ बिहारमध्येच नाही परंतु काँग्रेसच्या हाती जी सत्ता आहे तिच्यावर जर आपण घट्ट पकड ठेवली नाही आपल्यामध्ये जर सुसंवाद नसेल आणि आपण आपले कर्तव्य पार पडायला नकार देऊ तो या सत्तेमागील संपूर्ण हेतुच विफल होईल अशी मला भीती वाटते आणि मी इथे जे करायला आलो ते मला सुद्धा करता येणार नाही मला असा सल्ला देण्यात येऊ शकतो की हिंदू आणि मुसलमानांमध्ये जो सुसंवाद निर्माण करण्याकरता मी इथे आलो आहे तो निर्माण करावा व इतर कोणत्याही भानगडीत मी पडू नये हिंदू मुसलमानामधील भांडणे आधी मिटवावे आणि नंतरच इतर समस्यांकडे पहावे परंतु असे होत नसते या सर्व समस्या परस्परांशी संबंधित आहेत एक समस्या सोडत असताना इतर समस्याही सोडवाव्या लागत असतात काँग्रेसमध्ये सडन सुरु झाली आहे याचा अर्थ काँग्रेसचे लोक आता प्रामाणिक राहिलेले नाहीत स्वार्थी लोकांनी जर काँग्रेसवर कब्जा मिळवला तर ती चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही आता काँग्रेसमधे अनेक गट आहेत आणि प्रत्येकाच्या मनात काँग्रेस ताब्यात घेण्याचा एकच विचार आहे परंतु अशा प्रकारे कोणत्याही गटाला संघटनेवर ताबा मिळवता येणार नाही काँग्रेस त्यांच्या हातातून निसटेल व विधिनिषेध नसलेल्या माणसाच्या हातात जाईल आणि ते पांढरे कपडे घातलेले गुंड असतील दिसायला ते आदरणीय असतात परंतु अंतकरणातून ते गुंड असतात काँग्रेसचे लगाम अशा माणसाच्या हातात गेले तर आपले उद्दिष्ट कसे साध्य होईल फॉरवर्ड ब्लॉक समाजवादी इत्यादी गटांमध्ये आपण विभागलो गेलो तर आपला सर्वांचा नाश होईल आपण काँग्रेसचे कोणत्याही एका पक्षाची वा गटाची नाही तर संपूर्ण राष्ट्राची सेवा करणे काँग्रेसचे ध्येय आहे प्रकरण 19 एकोणीसा प्रार्थना प्रवचन मे 22-1947, सत्तेचाळीस फतेहपूर मे 22-1947, शांतता शांतता करता, आणि रामधनुच्या वेळी योग्य वेळी ताल देण्याकरता काल सायंकाळी जनतेचे अभिनंदन करण्याची मला संधी मिळाली होती हे माझे भाग्यसमजतो आज परत तुमचे अभिनंदन करण्याची संधी मला भाग्याने मिळाली आहे याशिवाय स्वयंसेवकांचेही मी अभिनंदन केले पाहिजे कारण मी इथे मोटारीने येत असताना जरी मार्गावर फार थोडे लोक गोळा झाले होते तरी तिथे कोणताही गोंगाट वा आरडाओरड नव्हती यामुळे माझ्या इच्छेप्रमाणे मला काम करता आले दररोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना सभा घेण्याचे कारण सर्व लोकांना या सभांना येता याव आणि मला जे त्यांना सांगायचे आहे ते सांगता यावे हे आहे तरुणांकरता पाच मैल चालणे तर काहीच नाही परंतु लहान मुले आणि करता ही गोष्ट विशेष नाही माझी अशी सूचना आहे की तुम्ही लोकांनी प्रार्थना सेवेची अशी जागा ठरवावी की जे मध्यवर्ती ठिकाण असेल त्या ठिकाणापासून पाच मैलाच्या परिघात राहणाऱ्या लोकांना प्रार्थने करता येता आले तर उत्तम होईल पंचायत राज स्थापन करण्याकरता लागणाऱ्या प्रशिक्षणासारखेच हे प्रशिक्षण असेल ही चांगली कल्पना आहे बिहारमध्ये करण्यात आलेल्या कामाची जर योग्य प्रगती झाली तर ती गोष्ट संपूर्ण राष्ट्राकरिता चांगली होईल इथ शांतता समिती स्थापण्यात आली आहे, आणि तिच्यात हिंदू आणि मुसलमान दोन्ही असल्याच मला सांगण्यात आले आहा बिहारमध एकूण लोकसंख्येच्या मुसलमान केवळ त्रा चौदा टक्के आह परंतु आपण त्यांना सर्व समित्यांमधा तरच खऱ्या अर्थाने शांतता समिती तयार झाली असे म्हणता येईल शांतता समितीचे काम भरपूर सोपे आह आपण त्यांचे जे नुकसान कल त्याची तिने नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जाळपोळ करण्यात आलखा घरांची दुरुस्ती क्लि पाहिजे इतके करण्यात जर तिला यश मिळाले तर बाकी गोष्टी सहजगत्या साध्य करता येतील या कामात आम्ही स्त्रिया कशी मदत करू शकू असं एका भगिनीने मला विचारले इथे बसलेल्या ज्या स्त्रिया पडदा ठेवत नाही त्या या क्षेत्रात काम करू शकतात खरा पडदा अंतकरणाचा असतो बाह्य पडद्याचा काय उपयोग कुरान शरीफमध्ये सुद्धा बाह्य पडद्याचा उल्लेख नाही हे सुद्धा मी म्हणेन आपण ज्या काळात राहत आहोत तो किती वेगात पुढे जातो आहे आज आपण इथे आहो उद्या आपण पुढे गेलेलो असू अशावेळी निरर्थक पडदा पद्धती सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे हिंदू स्त्रीयांजे आपल्या मुसलमान भगिनींवर मनापासून प्रेम असेल तर मी त्यांना सांगेन की त्यांच्याजवळ जा आणि त्यांना त्यांच्या व्यथांमधून मुक्त करा याकरता बीए वाय एम असण्याची गरज नाही तर प्रामाणिकपणा आणि खरेपणाची आवश्यकता असते शाह नवाज खान काम करत असलेल्या मसौरे येथील एक घटना आज मला एका भगिनीने सांगितली दूध वाटप केंद्रात एक मुसलमान स्त्री आपल्या मुलाला हिंदू मुलाने वापरलेल्या भांड्यात दूध पिऊ देण्याकरता तयार नव्हती ही गोष्ट चांगली नाही हे खरे असले तरी आपण ही गोष्ट आक्षेपाव समजू नये असे मी म्हणे अस्पृश्यता पाळणारे आपण हिंदूच आहो इस्लामला अस्पृश्यता माहीत नाही कोणत्याही स्वरुपातील अस्पृश्यता इस्लामला मान्य नाही उलट पक्षी तो शांततापूर्ण सहजीवनावर भर देतो अस्पृश्यता पाळणारे आपण पहिले आहो नंतर ती मुसलमानान पसरली आणि आता ती मुलांनाही शिकवण्यात येत आह ज्या भगिनी प्रामाणिक असतील आणि ज्यांना आपण मुसलमानांची लूट आणि कत्तली केल्या आहेत असे वाटत असेल त्यांनी आपल्याकडून गाजल्या गेलेल्या लोकांमध्ये जावे त्यांनी शेजारच्या मुसलमान कुटुंबांना भेट द्यावी ज्या ठिकाणी अत्याचार जा झाले आहेत तिथे जाऊन काम करणे हा आपला सर्वात मोठा धर्म आहे जिथे कोणताही गैरप्रकार घडले नाहीत तिथेही जाऊन हिंदू आणि मुसलमानांचे मनोमिलन घडवून आणण्याचा तुम्ही प्रयत्न करावा तुम्ही मुसलमान बगिनींना सक्क्या बहिणी बनवा आणि मुलांना खऱ्या प्रेमाचा पाठ शिकवा इतक्यातच रुग्णालयात असलेल्या माझ्या नातीने इथं घडलेल्या संबंधीचा एक प्रसंग मला सांगितला काँग्रेसचे लोक अतिशय उद्धट झाले आहेत असा रुग्णालयातील लोकांचा समज झाला होता प्रत्येक गोष्ट आपली आहे असे आता त्यांना वाटू लागले आहाकेच नाही तर हे सुद्धा आपली खासगी मालमत्ता आहे असं त्यांना वाटत असा विचार करणे काहीच चूक नाही परंतु त्याचा चुकीचा अर्थ लावणे आणि दुरुपयोग करणे खचितच चूक आहे पांढरीटोपी घातल्यामुळे वा खादी वापरल्यामुळे आपल्याला सर्वांवर सत्ता गाजवण्याचा सा, वा साहेब बनण्याचा सा अधिकार मिळतो असे नाही माझ्या नातीने मला सांगितले की तिला ताप असल्यामुळे तिला भेटण्याकरता कोणालाही परवानगी देण्यात येऊ नये असे रुग्णालयाच्या द्वारपाराला सांगण्यात आले होते परंतु जेव्हा एक खादीदारी गृहस्थ तिला भेटायला आले तेव्हा त्यांना थांबवण्यात आले असता त्यांनी मला थांबवणारा तू कोण मी आमदार आहे आणि मला कोणीही अडवू शकत नाही असे म्हणून त्यांनी द्वारपाराला दमदाटी करायला सुरुवात केली आपण किती उद्धट झालो हो, मी तर म्हणेन की केवळ आमदारच काय पण डॉक्टर महमूद सरकाही आला तर त्यालाही थांबवला पाहिजे रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका अधिकारी आहेत तिथे त्यांचा शब्द पाळला गेला पाहिजे श्री बाबूसुद्धा अशा बाबतीत हस्तक्षेप करू शकत नाहीत एका अर्थाने काँग्रस्ती माणसाला प्रत्येक गोष्टीत अधिकार आह परंतु एखाद्या संस्थेच्या अंतर्गत कारभार तेथील अधिकाऱ्याला सर्वाधिकार असला पाहिजे कोणताही भ्रद्दभाव न करता सर्व रुग्णांना रिकाम्या असलख्खा खोलांमधे भरती केली पाहिजे करता सुद्धा कोणालाही खुली रिकामी करण्याकरता सांगण्यात येऊ नये माझी नाद चानाक्ष आहे याबद्दल काही करता येऊ शकत नाही काय असे तिने मला विचारले आपण जे अधिकार मिळवले आहेत त्यांचा आपण दुरुपयोग करू नये माझा हा संदेश सुशिक्षितांपर्यंत पोहोचला तर अधिक बरे होईल मला अजून एक गोष्ट सांगायची आहे मी असे ऐकले आहे की बिहारमधे काळा बाजार सर्वत्र पसरला आहे तो संयुक्त प्रांतात जास्त पसरला आहे की ओरिसा गुजरात आणि महाराष्ट्रात जास्त पसरला आहे हे सांगणे कठीण आहे आता मी इथे असल्यामुळे मी गृहीत धरतो की बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार फोफावला आहे काल परवास राजेंद्रबाबू सांगत होते की जुलै ऑगस्टमध्ये अन्नधान्याची फार मोठी तूट जाणवणार आहे आणि आपल्याला काही अन्नधान्य बाहेरून मिळू शकले तरच आपण ही परिस्थिती हाताळू शकू मी जेव्हा असे ऐकतो तेव्हा मला फार दुःख होते हिंदुस्तान असा देश नाही की जिथे अन्नधान्याची चणचन आपण इतरांना नेहमीच खाऊ घातले आहे आपला अन्नधान्याचा साठा भरलेला असायचा आणि प्रत्येकाला पोट भरून खाण्याकरता मिळायच आपली अन्नधान्याची परिस्थिती अशी होती आणि आता जरी ती अशी नसेल तरी आपण तशी परिस्थिती निर्माण करू शकतो अधिक धान्य निर्माण करण्याकरता व त्याचा साठा करण्याकरता तुम्हाला कठोर परिश्रम करण आवश्यक आहे अस लोकांना सांगाव लागल कठोर श्रमच तुमची प्रकृती उत्तम ठर्व बिहारमध करता येऊ शकत मला मान्य आहे की देशात धान्य आणि कापडाची टंचाई आहे परंतु सत्य हे आहे की जी गोष्ट उघ्यावर मिळत नाही ती जास्त किंमत जरी द्यावी लागली तरी काळ्या बाजारात मिळते वेगळ्या शब्दात उघड्या बाजारात प्रामाणिकपणे जी गोष्ट मिळत नाही ती अप्रामाणिकपणाच्या मार्गाने काळ्या बाजारात मिळू शकते ही जटिल समस्या आहे ही मंत्रिमंडळाची समस्या आहे काँग्रेस लोकांची आहे आणि प्रत्येकाची आहे परंतु काळ्या बाजारातून काहीही घ्यायचे नाही असे प्रत्येकानं ठरवले तर सर्व काही बरोबर होईल व्यापार व्यापाऱ्यांनी काळाबाजार करायचा नाही असे ठरवले तर परिस्थितीत सुधारणा होईल परंतु लोक सहजपणे भ्रष्टाचाराला शरण जातात व्यापार लोकांची सेवा करण्याकरिता करायचा असतो तिजोरी भरण्याकरता नाही प्रामाणिकपणाच्या मार्गाने सुद्धा पैसा मिळवता येतो बाहेरून आपल्याला धान्य मिळाले नाही तर आपण काय करणार आपण जेव्हा ऑस्ट्रेलियाला विनंती केली तेव्हा त्यांनी त्यांच्या मोबदल्या जवस मागितला त्यांना तो मागण्याचा अधिकार आहे आणि आपल्याला जर तो आवश्यकतेपेक्षा अधिक असेल तो आपण त्यांना तो देऊ सुद्धा परंतु आपल्याजवळ जास्तीचं जवस नसेल तर त्याऐवजी त्यांनी पैसे घेतले पाहिजे परंतु आज परिस्थिती अशी आहे की ते ज्या आटी सांगतील त्या आपल्याला मान्य करावे लागतात आपण जर त्या मान्य केल्या नाही तर ते आक्रमक होतात आपण जर हल्ला केला तर ते दुप्पट जोराने हल्ला करतील यामुळे मी म्हणेन की सर्व व्यापाऱ्यांनी आपला व्यापार प्रामाणिकपणे केला तर त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुद्धा सुलभ होईल बियार ही राजाजनक आणि भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे इथले लोक जर भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणाच्या मार्गाकडे वळत असतील तर ते फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेल काळा बाजारवाल्यांना मी कळकळची विनंती करतो की आपल्यासमोरील कठीण काळाला तोंड देता याव म्हणून तुम्ही तुमचा व्यापार प्रामाणिकपणे करा प्रकरण विसावे प्रार्थना प्रवचन मे पंचवीस एकोणीसशे नवी दिल्ली मे पंचवीस एकोणीसशे बंधू भगिनींनो प्रार्थनेत आपण शांतता ठेवली पाहिजे हे तुम्हाला माहित आहे तुम्ही मला इथे शांततेची चव चाखायला दिली आणि तुमचे उदाहरण प्रत्येक ठिकाणी गिरवले जाईल तुम्हाला ऐकून आनंद होईल की बंगालमध्ये प्रचंड सभा असूनही त्या शांततापूर्ण होत्या सामान्यपणे मी प्रवास करत असताना जमाव गोळा होतो आणि प्रेमामुळे लोक जोरात घोषणा देऊ लागतात मला हे प्रेम आवडते परंतु आता माझी प्रकृती हा कोलाहल सहन करू शकत नाही अनेक अडथळ्यानंतरही कालच्या प्रार्थना सभेत तुम्ही शांतता राखून ठेवली आणि इतरांकरता चांगले उदाहरण प्रस्तू केले या याकरता मी तुमचा कृतज्ञ आह बिहारमधील प्रार्थनासभा सुद्धा बंगाल इतक्या शांततापूर्ण होत्या बिहारमधे कितीतरी लोक मोठ्या संख्येत लोक गोळा होत असत या अशा भयंकर उकड्यात प्रवास करण्या इतका शारीरिक दृष्टीन मी सक्षम नाही यामुळे बिहारमधी एक वा दीड तास मोटारीतून वा रवन जात अस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी प्रार्थना सभा घेत अस ठिकाणी नदीच्या काठावर एका, एका लाखापेक्षाही जास्त लोक गोळा झाल होत थोड्या थोड्या वेळाने नवीन लोक यायचे आणि जे जे काराच्या घोषणा करायचे तिथे इतका कोलाल होता की मी प्रार्थना सभा घेऊ शकलो नाही परंतु हा प्रसंग वगळता बिहारमध्ये प्रत्येक ठिकाणीपर्यंत प्रार्थना घेऊ शकलो बिहारमध्ये बंगालपेक्षा जास्त मोठा जनसमूह असायचा बिहारच्या लोकांना मी माहीत आहे आणि तरीही मला परत एकदा पाहण्याकरता यायचे आपल्याकडे चाळीस कोटी लोक आहेत आणि एखाद्या एक माणसाला एकदाच थोडा वेळ पाहून आणि ऐकून त्याची आठवण कशी राहील मला पाहण्याकरता लोक नेहमीच उत्सुक असतात गांधी कसा दिसतो हे त्यांना पाहायचे असते शेपूट आणि शिंग असलेला तो माणूस आहे काय हे त्यांना पाहायचे असते अशा प्रकारे लोक प्रचंड संख्येने गोळा होतात तिथे मुसलमान इतके कमी होते की अरबी भाषेतील प्रार्थना आम्हाला ऐकायची नाही म्हणून हिंदू आरडाओरड करू शकले असते परंतु अशा प्रचंड गर्दीत सुद्धा एकही माणूस असे काही म्हणाला नाही कोणी असे का म्हणावे एखाद्याने कुराणातील वचन का म्हणू नये तुम्ही सुद्धा इथे शांतता पाळत आहात परंतु तुम्ही जरी शांत असला तरी तुम्ही इथे अशांतता निर्माण करत आहात जसे इथे तसेच बंगालमध्ये सुद्धा एका माणसाने प्रार्थनेत अडथळा आणण्याचे अवदत्त केले मी विचार केला की अहिंसेच्या नावावर ही हिंसा होत आहे मी त्याच्याकडे लक्ष दिली नाही त्याच्या परिस्थिती लक्षात आली आणि तो गप्पा बसला सुदैवाने पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही खादी प्रतिष्ठानमध्ये आम्ही प्रार्थना घेतली आणि इतका मोठा जनसमुदाय असतानाही लोक नेहमीच अगदी शांत असायचे प्रार्थनेत अडथळा आणणे ही येथील दैनंदिन बाब झाली आहे, आता स्त्रियांनी मला पत्र लिहिण्याकरता सुरुवात केली आहे आज मला मराठी समजणाऱ्या एका स्त्रीकडून पत्र आले तिचे म्हणणे आहे की मंदिरामध्ये कुराणतील भाग म्हणणे तिला मान्य नाही वेगळ्या शब्दात सांगायचे तर कुराणचे पठण करणाऱ्या मुसलमानांनी हजारो निर्भरा स्त्रियांवर आणि मुलांवर अत्याचार केलेले असल्यामुळे मंदिरातील कुराण पठणाला तुम्हा सर्वांचा विरोध आहे परंतु या अडथळ्यांच्या कारणाकरता यापुढे मी प्रार्थना थांबवणार नाही काही गोष्ट करण्यापासून अहिंसा आपल्याला परावृत्त करू शकत नाही अहिंसेच्या नावाखाली घडत असलेल्या हिंसेचा मी साक्षीदार असू शकत नाही यामुळे ही, या ही स्त्री जरी अडथळा आणेल तरी मी माझी प्रार्थना सुरुच ठेवणार आहे त्या स्त्रीला आणि जर तिचा पती हजर असेल तर त्यालाही मी सांगू इच्छितो की असा उद्धटपणा आपल्याला शोभत नाही एका माणसाकरता आपण हजारो लोकांना दुखवू शकत नाही ते जर या प्रार्थनेला अनुकूल नसतील तर त्यांनी या प्रार्थनेला येऊ नये असे असूनही जर ही गोंधळ करणार असेल तर कोणीही तिला इजा पोचवणार नाही तिने घाबरण्याचे कारण नाही पोलीस जर इथे असतील तर त्यांनी सुद्धा तिला अटक करू नये मला तिचा वा तिला पाठिंबा देणाऱ्यांचा जरी आवाज ऐकू आला तरी मी प्रार्थना थांबवणार नाही तुम्ही सुद्धा हे सहन केले पाहिजे परंतु तुम्ही सर्व जर तिच्या मताशी सहमत असाल तर मी सांगू इच्छितो की माझ्याबरोबर असलेले हे सर्व तरुण प्रार्थना म्हणणार नाही मी एकटा प्रार्थना म्हणेन आणि तुम्ही सर्व मला घेरून मला मारून टाकू शकता राम नाम ओठाव ठेवून मी हसत हसत मरण पत्करेन तुम्ही इतके सर्व लोक असताना मी एकट्याने तुम्हाला मारू शकत नाही आणि पोलिसही मला मारण्यापासून तुम्हाला अडवू शकत नाही परंतु मला वाटते की ही स्त्री सोडली तर इथं कोणीही असा नाही की ज्याचा कुराणला विरोध आहे या स्त्रीच्या आरडाओडीकडे लक्ष देऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे तिला कोणी स्पर्शसुद्धा करू नये यानंतर प्रार्थना घेण्यात आली प्रार्थनेनंतर गांधीजी म्हणाले या स्त्रीचे पत्र तुम्हाला वाचून दाखवल्यामुळे तिचे समाधान झाले याकरता मी तिची प्रशंसा करतो उद्याही असेच केले जाईल जे काही मृतकांना म्हणायचे असेल ते तुम्हाला सांगितले जाईल परंतु प्रार्थना सुरू राहील परंतु प्रार्थनेत अडथळा आणणारा उद्या कोणीही नसेल अशी मला आशा आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की अत्याचार करण्यात बिहारमधील हिंदूही मागे नव्हते केवळ नोवाखालीमधील अत्याचारांचाच बदला घेण्यात आला नाही तर कितीतरी जास्त करण्यात आले आणि नंतर त्याच्या प्रतिक्रियेची साखळी डेरा इस्माईल खानपर्यंत पोहोचली हिंदूंच्या हातून मुसलमानांना अत्याचार सहन करावे लागलेले पाहून जर मुसलमान म्हणू लागले की आम्ही तुलसी रामायण गीता उपनिषद आणि वेदाचा पाठ करु देणार नाही तर ते योग्य होईल काय जर एखादा मुसलमान असे म्हणू लागला तर रामायण आणि महाभारताने तुझे कोणते नुकसान केले आहे आणि प्राचीनतम धर्मग्रंथ असलेल्या वेदांनी तुमची कोणती हानी केली असेही मी त्याला विचारेन रामचंद्रजींनी कोणते नुकसान केले हाच युक्तिवाद कुरान आणि महम्मद साहेबांना लागू होईल त्यांनी आपले कोणते नुकसान केले आता तुमच्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे मला रामायण आणि गीता वाचण्याची इच्छा असते तशीच मला कुरान वाचण्याची आवश्यकता वाटते आता मी कलकत्ता आणि पटना इथं काय केले, हे जाणून घ्याची तुम्हाला इच्छा होईल कलकत्त्यात मी केलेली कलि गोष्ट आता मी तुम्हाला सांगू शकत नाही तिथ सुरावर्दी साहेबांशी माझी भीती व त्यांच्याशी चर्चा झाली आता त्या चर्चेच्या परिणामांची आपल्याला वाट पाहावी लागही असल तरी मी तिथल्यामुळे लोकांना थोड हायस् वाटल शरद बाबू आपल्याकडून चांगल्याच चांगल करत आह परंतु अजून तिथ हिंसा पूर्णपणे थांबलि नाही बिहारमध्ये सुद्धा भरपूर सुधारणा झाली आहे निर्वासित आपल्या घरी परतत आहेत परंतु हिंदू आणि मुसलमानांचा परस्परांचा राग अजून पूर्णपणे निवळला नाही आम्हाला एकमेकांची भीती वाटत नाही वा एकमेकांवर आम्ही आक्रमण करणार नाही असे म्हणण्याच्या परिस्थितीत ते अजूनही नाही परंतु वातावरण निवळत आहे याबद्दल काहीही संशय नाही आता प्रश्न उभा राहतो की मी इथं का आलो स्पष्ट सांगायचे तर मी इथे का आलो हे मलाही माहीत नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे मी काँग्रेसची अनेक वर्ष सेवा केली आहे आणि लोक मला त्यांचा सेवक म्हणून ओळखतात त्यांना माझे मत पटो वा न पटो परंतु ते काय आहे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की लंडनकडे पाहत बसण्याची आपली प्रवृत्ती बरोबर नाही आपले स्वातंत्र्य लंडनहून पाठवले जाणार नाही हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा कोहिनूर इतरांच्या हातून येणार नाही लंडनच्या टॉरमध्ये ठेवलेल्या कोहिनूरबद्दल मी बोलत नाही मी आपल्या स्वातंत्र्याच्या कोहिनूरबद्दल बोलत आहे हा कोइनोर येत आहे आपली इच्छा असेल तर आपण तो फेकून देऊ शकतो व आपली इच्छा असेल तर तो आपल्याजवळ ठेवू शकतो आपण काय करायचे ते आपल्यावर अवलंबून आहे इतरांवर नाही मग आपण लॉर्ड माउंटबेटनकडे का पाहायला पाहिजे ते इंग्लंडहून काय आणतात याची आपण वाट पाहिली पाहिजे काय व्हॉइस लंडनहून काय आणतात या बाकीतांनी आपल्या वृत्तपत्रांचे रखाणे भरलेले आहेत परंतु आपण आपल्या शक्तीकडे का पाहू नये इतर अल्पसंख्याकाचे काय होईल हिंदू शीख आणि इतर इंग्रजांच्या तोंडाकडे पाहत नाहीत थे मान्य परंतु मुसलमान केवळ त्या दिशेने पाहत आहेत यामुळे हिंदूंनी आणि शिकांनी त्या दिशेने पाणी सुरु करावे काय त्यांनी जर इंग्रजांच्या दिशेने पाण्याकरता सुरुवात केली आणि लॉर्ड माउंट त्यांच्याकडे काही प्रमाणात लक्ष दिले तरी देशातील उर्वरित लोकांचे काय होईल अत्यंत कमी संकेत असलेल्या पारसी लोकांचे माउंट ऐकतील काय आणि हिंदुस्थानात असे अनेक लोक आहेत की ज्यांची ना माउंट बॅटन काळजी नाहीतर कोणी अशा परिस्थितीत मी माझे कर्तव्य केले पाहिजे वेगळ्या शब्दात हिंदुस्ताने आपले कर्तव्य केले पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवले पाहिजे आपल्यामधील काही लोक भाणावर नाहीत आपण सर्व या प्रार्थना सभेत संपूर्ण सत्य होण्याच्या दृष्टीने आलो आहो सत्य पूर्ण होण्याकरता ईश्वराशिवाय इतर कोणाचेही आपण गुलाम होता कामा नाही असे झाले तर स्वातंत्र्य अगदी आपल्या हाताशी असेल आपण सुद्धा आपले भाण हरवायला पाहिजे काय आणि ही थोडेसे धर्मांध लोक भाणावर येत नाही तोपर्यंत लॉर्ड माउंट यांनी त्यांना नियंत्रण ठेवण्याकरता इथे थांबवावे अशी तुमची इच्छा आहे काय मी हे मान्य करू शकत नाही मी तुम्हाला काही वेगळे शिकवले आहे एकोणीशे पंधरा साली हिंदुस्थानात आल्यापासून मी तुम्हाला सांगतो आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण जर असे केले तर केवळ इंग्लंड अमेरिका रशियाच नाही तर हे तिघेही एक आले तरी ते आपला विनाश करू शकणार नाही आपला जन्मसिद्ध अधिकार आहे तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही स्वातंत्र्य आपले आहे आणि आपले हेतू जर प्रामाणिक असतील तर ते येणे अपरिहार्य आहेत